पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबेन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे बापू आई बनले बस त्या दिवसापासून बापूजींनी आई आपल्या चौदा पंधरा वर्षाच्या मुलीची काळजी घेते तशी माझी काळजी घ्यायला सुरुवात केली तेरा चौदा पंधरा वर्षाची मुलगी साहजिकच आईच्या सहवासात राहते किंवा तिला मातीचे सान्निध्य जास्त हवे असते बापूंनी माझ्या खाण्यापिण्यात पेरावात माझ्या आदारात कुठे जाण्या येण्यात माझ्या अभ्यासात एवढेच काय पण मी दर आठवड्याला नीट न्हते की नाही या सुद्धा बारक्यानी लक्ष घालण्यास सुरुवात केली व शेवटपर्यंत हे लक्ष घालणे असेच चालू राहिले बापूजी जेव्हा बंगालमध्ये गेले तेव्हा मी महुव्याला होते पण माझ्या मागणीवरून नोआखाली होऊन त्यांनी मला तार करून आपल्याजवळ राहण्याची परवानगी दिली होती मी बापूजींकडे गेले तेव्हा साडीच नेसत होते अगदी उघड्या डोक्याने आजच्या फॅशनप्रमाणे राहण्याची मला विशेष सवय नाही तरी नोआखालीच गेल्याबरोबर पूजनीय बापूंना नमस्कार करताना माझ्या डोक्यावरून पदर खाली पडला मला मात्र त्याचे भाणही नव्हते कारण त्यावेळी बापूजींच्या पुड्यात डोके ठेवले त्याबरोबर बापूने माझा कान ओढला आणि म्हणाले काय आलीच ना पण त्याच रात्री मला बापूजी म्हणाले गुजराती साडी शेठाण्यांच्या कामाची त्यांना झोपाळ्यावर झोके घ्यायचे असतात आणि मोटारीतून फिरायचे असते शिवाय गुजराती साडी नेसायची आणि डोक्यावर पदर घ्यायचा नाही हे इतके ओंगळ दिसते की डोयाना पावेसे वाटत नाही म्हणून तर बाळ सारख्या जुन्या काळच्या जसे आपल्या पोशाखाकडे नेहमी लक्ष देत आणि डोके क्वचित उघडे पडले तर लगेच सावध हो तसे सावध राहिले पाहिजे पण साडी नेसून तुला सावध राहता येणार नाही म्हणून आगाखान मालात जसा तू पंजाबी पोशाख करीत होतीस तसाच तुला जर येथे राहावायचं असेल तर वापरायला हवा त्यातही डोके उघडे ठेवणे हे योग्य नव्हेच पण तुझ्या एवढ्या मुलीला ते तितके अयोग्य किंवा ओंगळ दिसणार नाही जितके गुजराती साडी नेसून उघड्या डोक्याने फिरण्यामुळे दिसेल मी तुझी आई झालो आहे ना म्हणून मला तुला सगळे सांगायला हवे उघड्या डोक्याने कशासाठी फिरतेस आजकाल स्वतःचे केस लहान असत की मोठे पण लोकरीचे किंवा कृत्रिम केसांचे लांब लांब शपटे वापरतात ते डोक्यावर पदर असला म्हणजे कसे दिसणार मी स्त्रियांच्या मध्ये राहणारा माणूस आहे स्त्रियांना पुढे आणण्यात पुढाकार घेतला आहे शिवाय एकेकाळी मीच असा होतो की दक्षिण आफ्रिकेला गेलो तेव्हा बा सरकी दिसावी म्हणून तिला बूट मोजे वापरायला शिकवले होते तिला विचारिलं तर कसलेच भान नव्हते पण ईश्वराने जसे केस दिले असतील तसेच ठेवण्यात जे सौंदर्य आहे ते कृत्रिम केसात नाही जसे हल्ली फुलदानीमधे गुलाबाची कागदी फुले ठेवतात पण गुलाबाची खडी फुले ठेवली तर डोळ्यांना ती अधिक आवडतील स्त्रियांमध्ये इतकी कृत्रिमता आली आहे म्हणूनच स्त्रियांवर अत्याचार होतात याविषयी माझ्या मनात शंका नाही खोट्या हिरामोत्यांचे दागिने थोडा वेळ जगमगीत पण शेवटी काळे पडतील आणि सगळेच खोटे, खोटे वापरण्याचा मोह वाढल्यामुळे जीवनही खोटे बनले आहे जे पेराव खोटे आह ते आतून शुद्ध असू शकतील असे मला वाटत नाही त्यामुळेच स्त्रियांची अधोगती झाली आहे विनाय झाला आह आज स्त्रियांच्या हातात हत््यार दिल तर त्या सामना करू शकणार नाहीत तर मग बिचाऱ्या कोणी बलात्कार केला तर हत्याराशिवाय कसला सामना करणार मुडबर हाडांच्या सीतेला जिच्याजवळ काही साधन नव्हते अशा सीतेला शक्तीसंपन्न अशा रावणाने मनात आणले असते तर एका चिमटीत चिडून टाकली असते तरी त्याचीही तिला हात लावण्याची हिम्मत झाली नाही कारण सीतेचे पावित्र्य कसे होते आज असे पावित्र्य कोठे आहे जर कोणा स्त्रीवर बलात्कार झाला तर त्याला ती शरण जाईल असे येथे घडत आहे पुष्कळगुंडांनी म्हटले की तू शरण ये नाही मारू टाकू मरणाच्या भीतीने स्त्रिया शरण गेल्या तेव्हा रामायणातील राम सीता खरोखर झाली की नाही अशी शंका यावयाची आणि ती काल्पनिक का आहे असे कदाचित वाटावयाचे तरी सुद्धा ती कल्पना किती भव्य आणि उच्च आहे शिवाय ती जुनात गुंपून टाकता येण्यासारखी आहे खरोखर सीतेचे पात्र तर प्रत्येक सीने समजून घ्यावे असे आहे ते पुढे म्हणाले आणि आजकाल नखे व हात रंगवण्याची फॅशन निघाली आहे तिचे नाव काय मला हसू आले मी म्हटले बापूजी तुम्ही नाव शिकून ठेवायला सांगितले असते तर शिकले असते ओट रंगवायच्या बाटलीला लिपस्टिक म्हणतात पण नखे रंगवण्याला काय वापरतात ते मला माहित नाही हो हो ती लिपस्टिक लावून बिचारी ओट रंगवते नखे रंगवते त्यामुळे आपण किती दुबळ्या फिक्या झालो आहोत हे पाहायला फुर्सत मिळत नाही पूर्वीच्या बायकांचे असे रक्त असे की त्यांचे ओट व नखे नैसर्गिकपणेच लालबुंद असत पाश्चांत्याचे आपण आंधळी अनुकरण केले या दोष स्त्रियांचा आणि पुरुषांचा आहेच पण स्त्रिया माफीला योग्य नाहीतच पाश्चांत्यांची शिस्त सभ्यता विनय विवेक नियमितपणा नवे नवेनवे शिकण्याची तळमळ सगळ्यांबरोबर मिसळण्याची सवय अशा कितीतरी गोष्टी त्या लोकांपासून शिकण्यासारख्या आहेत हे सर्व आपण फेकून दिले आणि त्यांची पफ पावडर वगैरे अनेक फॅशन घेतल्या म्हणूनच मी स्त्रियांना ओरडून ओरडून सांगत असतो की स्त्रियाच हिंदुस्थानात स्वराज्य सुराज्य आणू कारण जशी गृहिणी वाचून घराची व्यवस्था अपुरी राहते तशीच स्त्रियां वाचून स्वराज्याची व्यवस्था सुद्धा आपुळीच राहील असे मानणारा मी आहे पण जेव्हा स्त्रिया पवित्र बनतील तेव्हाचही होईल या पवित्र शब्दाचा माझा अर्थ तुला माहीत आहे ज्याला स्वतःसाठी पवित्र शब्द वापरायचा असेल त्याच्या आगी एवढे गुण असायला हवेत या सर्व गुणांचे वर्णन म्हणा किंवा त्यासाठी शब्द म्हणा पवित्र या तीन अक्षरात सर्व काही येऊन जाते सभ्यपणा असला तरच पवित्रता येणे शक्य मी गोशा पडद्याचा कट्टर विरोधी आहे पण मर्यादा ही असलीच पाहिजे स्वच्छता आतील हृदय आतील व बाहेरी असली तरच पवित्रता येईल नीट केरेपणा असला तरच पवित्रता येईल पड़ा असेल तरच पवित्रता येईल दंब किंवा अवडंबर नसेल तरच पवित्रता येईल स्वाभिमान असेल तरच पवित्रता येईल आणि सेवेची कळकळ असेल तरच पवित्रता येईल असे अनेक अर्थ पवित्रतेचे आहेत जेथे पवित्रता आहे तेथे ईश्वर आहे यातमुळे शंका नाही हे एक शस्त्र स्त्रियांप अशी आले म्हणजे तलवारीची जरूर नाही नि भाल्याचीही जरूर नाही पण ही सर्व लोखंडी शस्त्रे वापरण्यापेक्षा किंवा त्यांची तालीम घेण्यापेक्षाही पवित्रतेच्या शस्त्राची तालीम फार कठीण आहे तिचे रहस्य कळले तर मात्र ती अगदी सोपी आहे पहा मी तुला एका साडीवरून एवढा एक मोठा धडा शिकवला कारण मी तुझी आई बनलो आहे ना तेव्हा तुझा शिक्षक तुझा आजोबा किंवा बाप असला तरी मी तुझ्या आईची जबाबदारी अंगावर घेतली आहे तेव्हा ती मला पार पाडलीस पाहिजे या धड्यांची परीक्षा तुला ते आपल्या जीवनात आचरण करून तर आणायची आहेतच पण उद्या मला तुझा डायरीत लिहून दाखव म्हणजे तू किती पचोले आहेस ते मला कळेल आता तू नीच मला झोप येत नव्हती म्हणून तुला उठवली मनात तसा विचार आला की या पुरीला येथे ठेवून घेण्यात मी जोखीम तर घेतलीच आहे तेव्हा तिला सावध करावी म्हणून मी तुला उठवली जा आता झोप जा अशीही माझी आई होती अर्ध्या रात्री उठून असे घडी शिकवीत असे ईश्वराने आता तर माझ्या तिरी आयांना माझ्यापासून नेले कवी बोटातकर यांनी जननीविषयी म्हटले आहे की गंगा नाम निरतो वधे घटे रे लोल सरखो ए प्रेमनो नो प्रवाह रे जमिनीनी जोड सखी नही जडे रे लोल गंगेचे पाणी कमी जास्त होते पण प्रेमाचा प्रवाह सारखा वाळत असतो जननीची जोड सखे कोठेही मिळणार नाही खरोखर या कडव्याचा मला प्रत्यय आला शेवटच्या घटकेपर्यंत माझ्या प्रेमळ अशा तिन्ही मातांचे प्रेम कधीही कमी झालेच नाही